आत्मसमर्पण करा तुम्हाला हे ध्यानात ठेवावे लागेल की या जगात काही कष्ट व अडचणी अशा आहेत ज्या सहन कराव्याच लागतात ते कष्ट त्या यातना तुमच्या भूतकाळातील कर्मामुळे तुम्हा अजिंक्य वाटतील परंतु जेव्हा कोणत्याही कार्यामध्ये भयथ व निराशा अनुभवास येते तेव्हा त्याचबरोबर आपले कार्य पूर्ण केल्यानंतर तुम्ही अलिप्तपणे बाजूला व्हा आणि कर्मफळाला काळाच्या प्रवाहात वाहून जाऊ द्या स्वतहचा पूर्ण शक्तीनिशी कार्य करा आणि मगच आत्मसमर्पण करा कोणत्याही घटनेमुळे हताश होऊ नका तुमचा स्वतच्याच कर्मावर अधिकार आहे इतरांच्या कर्मावर नाही कुणावर टीका करू नका कुणाविषयी आशा सुद्धा धरू नका कामाची भीती बाळगू नका सर्व काही चांगलेच होईल अनुभव येतो व जातो अपयश आल्यास निराश होऊ नका तुम्ही भक्कम पायावर उभे आहात हे थे लक्षात ठेवा